पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण आठावे सार्वजनिक सत्यधर्म इतक्या दिवसांच्या वाशनाने फिरण्याने परधर्मीय लोकांशी वेळोवेळी धर्मविषयक चर्चा व वादवाद केल्याने लोकांना उपदेश करण्यात आलेल्या अनुभवाने आणि लोकांच्या धर्मविषयक कल्पनांचे बारके निरीक्षण केल्याने महात्माजीनं ही एक गोष्ट कळून चुकली की धर्मावर लोकांची निसर्गता श्रद्धा आहे आणि जगात न्याय प्रेम नीती व वा सौख्य वाढवण्याकरताच धर्माची उत्पत्ती आहे सर्व प्राणी, एकाच ईश्वराची लेकरे असून सर्वांना अडीअडचणीसारख्या सर्वांना जन्ममृत्यूसारखा सुख दुःखसारखे सर्वांना विचार करण्याची शक्तीसारखी सर्वांना न्याय नीतीची व सुखाची आवड जगात शांतता व प्रेम नांदावे अशी सगळ्यांची इच्छा ईश्वर एक आहे अशी सर्वांचीच भावना व धर्म पाळला पाहिजे अशी सगळ्यांचीच ओरड आणि मनुष्याचे एकमेकांविषयी दिसून येणारे सारखे संबंध या साऱ्या गोष्टी जगापुढे स्पष्ट दिसत असूनही जगात असे निनाळे धर्म नाना पंथ व नाना मते त्या करता लोकांनी रणे माजवी का बसावे हेच त्यांना समजेना महात्मांचे धर्मविषयक विचार कोणी दाढी राखण्यात धर्म म्हणावा तर कोणी शेंडी ठेवण्यात धर्म सांगावा कोणी सुंदा केल्यास धर्म म्हणावा तर कोणी बाबतीस घेतल्यातच धर्माची थरुवी आहे म्हणून म्हणावे कोणी मौन करून सुतासे दोरे गळ्यात अडकवल्याने धर्म पाळला जातो म्हणून आईट बिरवावी तर काहींनी गळ्यात लिंग अडकवून धर्माचे रक्षण करा म्हणून म्हणावायचे कोणी काळे कपडे नेसल्याने धर्म सांभाळला जातो म्हणून मनावे तर कोणी भगवे ढवळे अगर पिवळे कपडे अंगावर चढविल्याने धर्माची वृद्धी होते म्हणून सांगत सुटावे कोणी आडवेगंध काढणे धर्माचे चिन्ह मानावे तर कोणी इजार पेहणे हाच धर्म आहे म्हणून मानावे एकाने धर्माकरता आज उपास तपास करावे तर दुसऱ्यानेही धर्माकरता त्याचवेळी मिष्टाने करून जिवावे एकाने ज्यास धर्म मनावा, त्याला दुसऱ्याने अधर्म म्हणून त्याचा दिकार करावा एकाने भगवान श्रीकृष्णास ईश्वर मानावे तर दुसऱ्याने पैगंबर महम्मदासच परमेश्वर म्हणावे एकाने महात्मा बुद्धास थोर म्हणावे तर दुसऱ्याने येशू ख्रिस्ताचे गोड वेगावे तुझा धर्म मोठा का माझा धर्म मोठा म्हणून वितंडवाद घालीत असावे आणि सर्वांचा निर्माण एक व धर्म एक हे विसरून जाऊन खुशाल लटक्या धर्माच्या व लटक्या ईश्वराच्या नावाखाली वितंडवाद मारा मार्या लढाया व रक्तपात करावा हे सारे प्रकार पाहून महात्माजींना मोठे आश्चर्य वाटे महात्मा फुले हे कोणत्या धर्माकडे सहानुभूतीने पाहात व त्यातील चांगल्या गोष्टी कबूल करीत परधर्मातील चांगल्या गोष्टी कबूल कराव्यास काही सुज्ञ देखील हट्ट धरतात तर कित्येक भीतात परंतु महात्माजी या बाबतीत मोठे निर्भीड होते परधर्मातील गुणांना जसे ते चाह तितकाच किंबहुना जास्त कडकपणाने ते त्यातील फाजीलपणाचा निषेध करीत हे महात्मा फुले यांचे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचल्याने कोणाचंही कळून येईल बळवंत हरि साकवळकर यांनी महात्माजींपाशी धर्माविषयी एक प्रश्न विचारत असता त्यासंबंधी खुलासा करताना महात्माजी सर्वजनिक सत्यधर्म पुस्तकाच्या धर्मपुस्तक या भागात लिहितात की या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवडी म्हणून मानवांनी धर्मपुस्तके लिहिली आहेत त्यापैकी एकाही ग्रंथात आरंबापासून शेवटापर्यंत सारखे सत्य नाही कारण प्रत्येक पुस्तकामध्ये काही एक व्यक्तींनी त्यावेळच्या प्रसंगास अनुकूल हेकटपणा केल्यामुळे ते धर्म एकंदर सर्व मानवी प्राण्यास सारखे हितकरक न होता सहजच यामध्ये अनेक फळ्या होऊन त्या एकमेकांचा मनापासून हेवा व द्वेष करू लागतात दुसरे असे की निर्माण जर आपला सर्व मानवांचा निर्मिक आहे तर एकंदर सर्व मानवी प्राण्यांपैकी प्रत्येक व्यक्तिस्थाने दयाळू होऊन एकंदर सर्व उत्पन्न केलेल्या मानवी अधिकारांचा यथायोग्य उपभोग घेता असे घडून येत नसल्यामुळे त्यास अनेक प्रकारच्या दुःखद अडचणी सोसाव्या लागतात सारांश आपल्या सूर्यमंडळासह आपण वस्ती करणाऱ्या पृथ्वीचा निर्माण करता जर एक आहे तर तीजवरील अनेक देशातील लोकांचा एकमेकांशी वैभव माजून प्रत्येकामध्ये देशाभिमान व धर्माभिमानाचे खूळ व्यर्थका माजले आहे मूळच्या मानवी सतधर्माचा प्रसार व्हावा असे जरी त्यांना वाटे व वा ते लोकांना त्याचा उद्देश करी तरी पण मागेच खरे असून इतरांची धर्ममते केवळ होताना आहेत असे मात्र ते कधीच म्हणत नसत व तसे म्हणण्याचा कोणालाच हक्क नाही असे त्यांनी सार्वजनिक सद्यधर्म पुस्तकाचा सत्य या प्रकरणातील दहा व बावीसाव्या कल्पात स्पष्ट लिहिले आहे इतकेच नव्हे तर भागात श्रीमंत सरदार बहादूर गणपतराव दर्याजीराव थोरात यांच्या एका प्रश्नास देताना त्यांनी लिहिले की या भूमंडळावर महा असतपुरुषांनी जेवढी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत त्या सर्वात त्यावेळेस अनुसरून त्यांच्या समजुतीप्रमाणे काही ना काही सत्य आहे यास्तव कोणत्याही कुटुंबातील एका मानवश्रीने बौद्ध धर्म पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने तो धर्म स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिले असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्याच कुटुंबातील त्याच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने महम्मदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्याच्याच पुत्राने सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे आणि या सर्व माता पित्यासह कन्या पुत्रांनी आपला प्रपंच करीत असता प्रत्येकाने कोणी अगर देवाचा द्वेष करू नये तसेच मूळच्या धर्मावर शेंडी दाडीचे, व सोळ्या ओळ्याचे बांडगुळ वाढले आहे व वा त्यामुळेच लोकात धर्मभेद व पंतभेद उत्पन्न होऊन अर्धमाला व तंट्या भांडण्याला नुसता ऊत आला आहे असे महात्माजींची जी। नेहमी म्हणणे असे याविषयी सरदार बहादूर गणपतराव थोरात यांनी विचारलेल्या एका प्रश्नास उत्तर देताना महात्माजी सत्यधर्म पुस्तकाच्या सत्य या प्रकरणात म्हणतात धर्मस्थापकांच्या अनुयायांमध्ये इतका भेदभाव पडण्याचे कारण जे ते आपल्या धर्मावरून दुसऱ्याच्या धर्माविषयी सरासार विचार न करता माझा धर्म खरा आहे म्हणून बेलगामी हट्ट धरून बसतात परंतु एकमेकांनी एकमेकांच्या धर्माविषयी सरासार विचार केल्याबरोबर कोणीच कोणाच्या धर्माला खोटे म्हणणार नाही असे माझ्या विचाराने ठरते अमुक असे खडार अगर राहणार नाही पण मनाचा सरळ वाचेचा निर्मळ त्याचे गळामाळ असो नसो या तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे जो सत्य वर्तन करून परमेश्वराची भक्ती करतो तोच खरा धर्मपाळक समजावा तो कोण्याही धर्माजन्माला असला तरी तो सर्व धर्मांचा सर्व धर्म त्याचे होतात नुसते अमुक एकचिन्ह धारण करून त्याला धर्म म्हणणे हे तोता नाही तो धर्म नाही सर्वांचा धर्म एक आहे व तोच प्रस्थापित करण्याचा महात्मा बुतांनी प्रयत्न केला आमचे आध्यात्मिक शास्त्र तेच सांगते भगवान श्रीकृष्णाच्या गीतेचे आणि श्री संत नामदेव तुकारामादी संतांच्या ग्रंथांचेही रहस्य तेच आहे आणि सर्व लोकही स्वभावता त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात पण भिक्षुकशाहीची परंपरा व इतर काही स्वार्थी लोक हे सर्व मानव प्राण्यांना एका मार्गावर येऊ देत नाहीत हे महात्माजींना कळले होते म्हणूनच येथील मूळच्या क्षेत्रपती उर्फ क्षत्रिय लोकांवर सध्याच्या काळी केवढी मोठी जबाबदारी आहे आणि क्षत्रिय स्वतंत्र होऊन जगातील मुसलमान ख्रिस्ती वगैरे लोकांना आपल्या धर्मात घ्यावे असे महात्माजींचे नेहमी म्हणणे असे ते सार्वजनिक सत्यधर्म अभंग या पुस्तकातील पान तीनशे मधील अखंडात लिहितात तीन भाषेमध्ये सध्याचे निपुण सद्गुणी संपन्न मानवात चाळीशीच्या वर मुख्य दीक्षा घ्यावी गादी सांभाळावी समाजाशी क्षेत्रिय ख्रिस्त महमदी आळवावे वर्तवावे त्यांच्या हस्ते सत्याविना नाही जगी अन्य धर्म कळवावे वर्म ज्योती म्हणे आपलेही म्हणे लोकांस कळावे व त्यांनी त्याचा सत्यासत्य सत्या विचार करून चालावे म्हणून महात्माजींनी कोणाही विशिष्ट धर्मीय लोकांची भीती न बाळकता सत्य धर्मावर एक छोटे पुस्तक लिहिल्याचे ठरविले यशवंतरावांचे लग्नही आता लवकर उरकून गया, अशी काही मंडळींनी महात्माजी सागराची सूचना केली परंतु अगोदर धर्मपुस्तक लिहिल्याशिवाय यशवंताच्या लग्नाची त्यांनी फिकीर केली नाही व लवकरच त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचे काम आपल्या हाती घेतले हा संबंध ग्रंथ त्यांनी आपल्या डाव्या हाताने लिहिला महात्माजींचे हस्ताक्षर फारच सुबक स्वच्छ व वळणदार असे त्यांचे उजव्या हाताचे हस्ताक्षर तर फार उत्तम होते परंतु डाव्या हाताचे अक्षरसुद्धा किती सुबक व वळणदार होत हिवाचकांच्या लक्षात घ्यासाठी त्यांच्या उजव्या हाताच्या मराठी हस्ताक्षराऐवजी डाव्या हाताने लिहिल्या हस्ताक्षराचा फोटो आम्ही मुद्दाम या पुस्तकात दिला आह महात्माजींनी हा ग्रंथ किती उत्कृष्ट लिहिला आहा वर दिल्या उत्तरावरून कोणासही कळून नी आह महात्माजींनी लिखिया सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकाची थोडक्यात थुर्वी वनन करावायची म्हणजे प्रत्यक्ष धर्मातील व पंथातील प्रत्यक्नुष्यान तो वाचून मनन करण्यासारखा आह मुलगा यशवंताच्या लग्नासाठी राधाबाई उर्फ लक्ष्मीची निवड आता यापुढे आपण जास्त दिवस जगू शकत नाही ही यापूर्वीच महात्माजींना वाटू लागले होते तेव्हा आपल्या डोळ्यासमोर यशवंताचे झाले पाहिजे असे देवी सावित्रीबाईस वाटत होते यशवंतासारख्या परक्यापोरास त्याच्या आईने फक्त जन्म देऊन महात्माजींच्या अनार बालकाश्रमात टाकून दिल्यापासून त्यांनी त्याचे कान केस व लालपालन करून आपल्या पोटच्या पुराप्रमाणे मोठा केला व त्याला दत्तक घेऊन कॉलेजपर्यंत शिकविले आता मरता मरता सुने आपल्या हातचा धंदा घ्यावा असे सावित्रीबाई वाटणे साहजिक होते व त्याप्रमाणे यशवंताचे लग्न करावे असे बाईनी महात्माजींच्या पाठीमागे सारखे टुंडे लावले होते आपल्या धर्मपत्नीच्या म्हणण्याचा महात्माजी नेहमी विचार करीत असत यशवंत निदान मॅट्रीक झाल्याशिवाय त्याच्या लग्नाची गोष्टच काढावायची नाही असे त्यांनी पूर्वीपासून ठरविले होते त्यामुळे इतके दिवस त्याच्या लग्नाची गोष्ट काढली नव्हती परंतु आता यशवंतजी मॅट्रीक होऊन व त्याच्या डॉक्टरीच्या अभ्यासाला सुरुवात होऊन उणेपुरे वर्ष दीड वर्ष झाले होते आजच्या अनुकूल परिस्थितीही अबलांच्या वाकड्या पावलामुळे जन्मा झालेल्या बापड्या पोराची लग्नाची मुळीच आशा नसते त्यातून यशवंताची आई काशीबाई ही जरी विधवा ब्राह्मण कन्या होती तरी पण त्याच्या पितृ तपास लागणे शक्य नव्हते आणि त्यातही विशेष गोष्ट म्हटली म्हणजे बारा वर्षाच्या आत लग्न न केले तर माळी जातीतील उत्तम कुळातील मुलासही आज लग्नाची वधू मिळण्याची मारामार पडते मग तेथे यशवंत तर तेवीस वर्षाच्या वयास झाला होता अशा स्थितीत यशवंतास आपली मुलगी देणार कोण अशी खरोखर स्थिती होती तरी पण महात्माजींना यशवंताच्या लग्नाची मोठीशी फिकीर वाटत नसे बालविवाहावर समाजाच्या मंडळींचा सारखा कटाक्षा होता त्यामुळे हो समाजाचे सभासद आपल्या मुला मुलामुलीचे प्रौढपणे विवाह करू लागले होते महात्माजींवर समाजाच्या सर्वच सभासदांची असल्यामुळे हो व यशवंत महात्माजींनी दत्तक घेतलेले असून शिवाय त्याचे शिक्षण बरेच उंच दर्जापर्यंत दिलेले असल्यामुळे त्यास आपली मुलगी द्यावी असे बऱ्याच ग्रस्थांना वाटू लागले होते परंतु मुलगी गुन्हे सुस्वरूप व सुशिक्षित अशी पाहावी असे महात्माजींना वाटत होते व त्याप्रमाणे ते मुलीचा शोधही करीत होते हडपसर येथील समाजाचे प्रसिद्ध सभासद व महात्माजींचे पूर्वीचे आप्त ग्यारोबा कृष्णाव ससाने यांची दाक्टी मुलगी राधाबाई या मुलीला पाहून ती मुलगी यशवंतला देण्याबद्दल महात्माजींनी ससाण्यांजवळ मागणी घातली व ससानेही कसलाच विचार मनात न ही गोष्ट कबूल केली परंतु राधाबाईचा अभ्यास अवघा मराठीत तिसऱ्या यत्तेपर्यंत झालेला होता राधाबाईचे निदान चौथीची सर्टिफिकेट परीक्षा देऊन मग तिचे लग्न करावायचे असे ससानेना वाटत होते ससाने यांची ही कल्पना महात्माजींना अर्थातच पसंत पडली त्यावेळी राधाबाईची वय अकरा वर्षांच्या होते आणि अपसरात शाळेची सोय चांगलीशी नसल्यामुळे तिच्या शिक्षणाची तिथे बरीच हेळसांड होत म्हणून तिला अभ्यासासाठी पुण्यास पाठवावे असे महात्माजींनी सुचवल्यावर ज्ञानोबा ससान राधाबाईला पुण्यात आणले मुलगी स्वस्ूप तरतरीत व सुशिक्षित शिवाय मुलीचे आईबाब फारच सज्जन हे पाहून चांगली सून मिळाल्याबद्दल सावित्रीबाईंना अतिशय आनंद झाला राधाबाई पुण्यास आणल्यावर तिची लक्ष्मी असे नाव ठेवून तिला मुलीच्या शाळेत चौथ्या वर्गात घालण्यात आले दुर्धर आजाराशी सामना जन्मभर लोकहिताची कामे केल्याने आणि त्याकरता छळ व हाल सोसल्याने महात्माजींची प्रकृती बऱ्याच दिवसापासून सारखी खालावत चालली होती सन अठराशे अठयाऐंशीच्या पावसाला सुरुवात होणार तो चांगात एकदम अशक्तता वाढून त्यांना पक्ष वाताच्या आजाराने पछाडले यावेळी राब विश्राम रामजी घोले असिस्टंट सर्जन यांनी फारच मेहनत घेऊन महात्माजींसाठी फुकट औषधे पुरवली महात्माजी आजारी असल्याची हकीकत श्रीमन महाराज सायाजीराव गायकवाड सरकार बडोदे यांना समजले त्याबरोबर त्यांनी महात्माजींसाठी बराच पैसा पाठविला याशिवाय त्यावेळेचे प्रसिद्ध संन्याशी नागेश्वरगीर कल्याणगिर बोआ यांनी बराच पैसा महात्माजींकडे पाठविला परंतु बडोदे सरकारकडचीच रक्कम पुष्कळ होती त्यामुळे नागेश्वरगीर बुवांचा पैसा महात्माजींनी समाजासाठी दिला असो रोग फारच दुतड होता आयुष्यात हे पहिलेच दुःख ने व तेही मातारपणाचे असल्यामुळे या आजारातून महात्माजी उठतीलच अशी खात्री ना परंतु आधुनिक काळात पहिल्यान महात्मा फुल्यांच्या हातून सत्यधर्माचे ध्वजारून वावायचे होते आणि म्हणून ते अवघ्या दीड दोन महिन्यात दुरुस्त झाले या आजाराच्या वेळची हकीकत महात्माजींनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात शेवटी एका अखंडात वर्णन केली आह गायकवाडी आश्रय घोल्याची नजर होती अनिवार फी न दुष्ट दुष्टरोगातून फुल्या वासवीला आनंदी पत्नीला केले ज्या बुवाजींचे द्रव्य समाजी नमोद फुल्या केला मर्द रोग्यांमध्ये असं महात्माजी आजारातून दुर्स झाले खरे परंतु लिहिण्याचे मुख्य साधन जो उजवा हात तो पक्षघाताच्या आजारात निर्जीव झाल्यामुळे त्यांना बरेच दुःख झाले तरी धीर न सोडता त्यांनी डाव्या हातात लिहिण्याचा अभ्यास केला व जगावरील सर्व धर्मावर प्रकाश पाडणारा सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या नावाचा दिव्य ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा जो पुष्कळ दिवसांपासून मानस होता तो यावी पुरा करून घेण्याचा त्यांनी निश्चय केला व त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या सुमारास तो ग्रंथ डाव्या हाताने लिहिण्याचे काम त्यांनी हाती घेतले ससान्यांशी केलेला पत्रव्यवहार महात्माजींनी जरी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिण्याचे काम हाती घेतले होते तरी कुमारी लक्ष्मीबाईंच्या अभ्यासाची त्यांना तितकी स्विकिर होती हे त्यांनी ससाण्यांना पाठविलेल्या अनेक पत्रावरून दिसून येते त्यापैकी काही निवडक पत्रे खाली देतो पत्र पहिले तारीख तेरा नऊ अठराशे अठ्याऐंशी रा, रा ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यास विनंती विशेष एक धर्मपुस्तक व व्याकरण एवढी दोन पुस्तके मात्र ठेवून घेतली बाकीची सर्व पुस्तके वसलेट परत पाठवून दिली याचा काही उपयोग नाही सरकारी शाळेत चिरंजीव लक्ष्मी चौथ्या यत्तेत पसार झाली व त्या यत्तेकरता लागणारी सर्व पुस्तके येथे खरेदी केली मुलीच्या जन्माची तारीख कृपा करून इकडे पाठवून द्या कारण सरकारी शाळेतील पंतोजी स्थि कारण आहे ताजा कलम सध्या मुलीचा अभ्यास बरा चालला आहे परंतु तिकडून आलेल्या लोकाज पाहिल्याबरोबर तिच्या अभ्यासाचा थोडा खोळंबा होतो यास्तव तिला चांगले लिहिण्याचा नाद लागेतो पोहतो तिकडून हडप सराहून अज्ञानी वायफळ माणसे जर पाठविणार नाही तर तुमची मोठी मेहरबानी होईल आदी सत्य महाराज त्या त्या सहभागाकरता गो ग काळे सत्यशोधक समाज कारकुन पत्र दुसरे सत्यमेव जयते तारीख चोवीस महा सप्टेंबर सन अठराशे अठ्ठ्याऐंशी चिरंजू ज्ञानोबा कृष्णाजी ससाने अनेक आशीर्वाद सौभाग्यवतीने एकदाचे सर्व काम सांभाळून लक्ष्मीस अगदी मोकळी ठेवली आहे त्यामुळे तिचा अभ्यास रोहित होईल अशी चिन्ह दिसतात यास तो मी निर्मिगाचे आभार मानतो कळावे आदी सत्य महाराज आपला ज्योतिराव गोविंदराव फुले पत्र तिसरे सत्यमेव जयते चिरंजीव सत्यमूर्ती ज्ञानोबा कृष्णाजी ससाने हडपसर अनेक आशीर्वाद तारीख तीस सप्टेंबर रोजी चिरंजीव काशीबाई उर्फ लक्ष्मीबाई या पुण्यास आमच्या घरी मुलीस पाण्यास आल्या होत्या ते समयी त्यांनी चिरंजी राधा उर्फ लक्ष्मीबाईची चांगली कान उगाडणी केली त्यामुळे आम्हा सर्वास फार संतोष झाला लक्ष्मीबाईस आम्ही परत हडप हडपसरात दुसरे दिवशी पाठवावे बरे परंतु सौभाग्यवतीने तिजला आग्रह करून राती केली म्हणून आम्ही सर्वात क्षमा असावी कळावे आदी सत्य महाराज आपला जो फुले नि गो गा का कारकुन पत्र चौथे सत्यमेव जयते तारीख अठरा महा ऑक्टोबर अठराशे चिरंजू ज्ञानोबा कृष्णादे ससाने मुक्काम हडपसर अनेक आशीर्वाद आपल्या उभयतांच्या अनुमतीने असे ठरले होते की चिरंजीव लक्ष्मीबाईस हायस्कूलात पाठवावी हल्ली ज्या शाळेत चिरंजीव लक्ष्मीबाई आहे त्या शाळेत पाठविण्याची सोय नाही असे माझ्या मते ठरते आता मुलीस हायस्कूलात जर पाठवावी तर दीपावली समीप येऊन ठेपली आहे मुलगी जर यावी हायस्कूलात पाठवावी तर चिरंजीव काशीबाईस मुलीशिवाय सणामध्ये घास रखणार नाही या असतो लक्ष्मीबाईस तुमच्या घरी चिरंजीव साधूजी गंगाजी वाघुलो याचबरोबर तोळे वाळे आणि गोटासई दीपावली करण्याकरता पाठवून देतो चिरंजीव काशीबाईस मुलीच्या शिक्षणाविषयी जर आनंद वाटत नाही तर आम्ही त्याविषयी फार दुःख वाटते मर्जी देवाची आदी सत्य महाराज तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून गो ग काळे सत्यशोधक समाजाचे कारकुन पत्र पाचवे सत्यमयव जयते तारीख एकवीस डिसेंबर सन अठराशे अठ्ठ्याऐंशी चिरंजीव कृष्णाजी ससाने मुक्काम हडपसर अनेक आशीर्वाद आपल्या दिन अज्ञानी बधवांकरता एक सौजनिक सत्यधर्म पुस्तक तयार करण्याचे कामी गुंतलो होतो या असतो मला आपनास एकही पत्र लिहिण्यास पोरसत झाली नाही असो सुनबाई बुद्धीने स्पर्धाने फार उत्तम असून मोठी मायाळू आहे म्हणून हिच्यामध्ये जे गुण आहेत त्यांची बर्दाश्त ठेवल्याने परिणाम फार चांगला होणार आहे आपली आजी कैलासवासी राहीबाई म्हणजे माझी वांशीचा स्वभाव आपल्यातील वडील जी म्हणण्याचा परिपाठ होता तिची आठवण होता मनास उल्लास होतो आणि तुमच्या ससाण्यांच्या घराण्याचे मोठे वैभव वाटत होते परंतु चिरंजीव सुनबाई येथे आल्यापासून हा काळ पोहतो तिने सर्वांस जी म्हणण्याकरता किती वेळा समोपचाराने व गोडीगुलाबीने सांगून तिला कित्येक वेळा जरी खाऊ दिले तरी तिला अशीच जी वाचण्याची लाज वाटते थे। तिने आज पोहोतो केलेल्या अध्यात्माविषयी आपण स्वतः झडती घेऊन तिला काही वेळ खेळण्यास मोकळीक देत जाल तर बरे होईल ताजा कलम काल सकाळी माझी प्रकृती बिघडली होती त्यावेळी चिरंजी सुनबाईने मोठे पोलाईने कुंडाल्यासारखे मला शेकले आणि मोठ्या भक्तीने मी नीट होईतोपर्यंत बसली आणि घरातील समया घासून काढल्या आपला ज्योतिराव फुले वरील पत्रावरून महात्माजी सुनेच्या सर्वतरेच्या शिक्षणाची कशी काळजी घेत होते याची बरोबर कल्पना होते असो मुलीची परीक्षा आटोपल्यावर पास झाल्याचा निकाल लागला तेव्हा यशवंतरावाचे लग्न करावायचे असे ठरले लग्नापूर्वीच सा स ध तयार झाले होते हे महात्माजींच्या एका पत्रावरून वाचकांच्या लक्षात आले असेलच असो, उभय पक्षीय झोकडी हो लग्नपत्रिका पाठवण्यात आल्या व पूर्वी ठरल्याप्रमाणे तारीख चार फेब्रुवारी सन अठराशे एकोणनव्वद इसवी सन रोजी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता श्री यशवंतरावांचे लग्न कुलवान वधू लक्ष्मीबाई बाब ग्ञानोबा हसाने याच्यावर झाले लग्नासाठी मुंबई ठाणे सोलापूर सातारा वगैरे भागातील समाजाचे बरेच सभासद आले होते लग्नात वधूवर आणि एकंदर आठ मंगलाष्टके म्हणून एकमेकांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या पंचांनी आशीर्वादाचा श्लोक म्हणून वधूवरांवर अक्षता व फुले उधळली आ आणि टाळ्या वाजवून लग्न लावले त्याचवेळी पाच सुवासिनी लग्न गाठ बांधली व पाच सुपारी झाल्यावर हा समारंभ आटोपला या लग्नाची सविस्तरकी तारीख दहा फेब्रवारी अठराशे एकोणनव्वदची दिनबंधूच्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे